अध्याय सहावा परीक्षिताची प्रगती जन्मेजयाचे सर्पसत्र आणि वेदांचे शाखाभेद सूत म्हणतात चराचरात स्वतःला पाहणाऱ्या आणि समदर्शी व्यासनंदन श्री शुकमुनी सांगितलेले ऐकून परीक्षिताने मस्तक लवून त्यांच्या चरणांना नमस्कार केला आणि हात जोडून तो म्हणाला भगवंत करुणेचे मूर्तिमंत स्वरूप अशा आपण माझ्यावर कृपा करून मला अनादी अनंत अशा श्रीहरींचे स्वरूप आणि लीला साक्षात सांगितल्या आपल्या कृपेने मी कृतकृत्य झालो अनेक दुःखांनी पोळलेल्या अज्ञानी प्राण्यांवर भगवन्मय महात्म्यांची कृपा होणे ही काही आश्चर्याची गोष्ट नाही असे मला वाटते ज्या पुराणात भगवान श्रीहरींचे वर्णन केलेले आहे ते हे महापुराण आपल्याकडून आम्ही ऐकले गुरुवर्य आपण मला परमशांती स्वरूप ब्रह्मामध्ये स्थिर करून अभय दिले आता मला तक्ष इत्यादी कोणापासूनही मृत्यूचे भय वाटत नाही ब्रम्हन आता मला अनुमती द्या म्हणजे मी मौन धारण करीन आणि कामनांचे संस्कार नाहीश्या झालेल्या चित्ताला परमात्म्यामध्ये विलीन करून आपल्या प्राणांचा त्याग करीन आपण उपदेश केलेल्या ज्ञान आणि विज्ञानामध्ये स्थिर झाल्यामुळे माझे अज्ञान कायमचे नाहीसे झालेले आहे भगवंतांच्या परमकल्याण स्वरूपाचा आपण मला साक्षात्कार घडवला सूत म्हणतात असे म्हणून राजाने महर्षी श्री शुकांची पूजा केली नंतर ते परीक्षिताचा निरोप घेऊन बरोबरीच्या मुनींसह तिथून निघून गेले राजर्षी परीक्षिताने सुद्धा स्वतःच अंतरात्म्याला परमात्म्यात एकरूप करून तो त्याच्या ध्यानात मग्न झाला त्यावेळी त्याचा श्वासोच्छवासही चालत नव्हता जणू एखादा वृक्ष असावा तसा तो भासत होता तो गंगा तीरावर पूर्वेकडे टोके असलेल्या कुशासनावर उत्तरेकडे तोंड करून बसला त्याची आसक्ती आणि संशय नाहीसे झाले होते आता तो ब्रह्म आणि आत्म्याच्या एकतारूप महायोगामध्ये स्थिर होऊन ब्रह्मस्वरूप झाला ऋषींनो क्रुद्ध मुनिकुमार शृंगीने परीक्षिताला दंश करण्यासाठी पाठवलेला तक्षक राजाकडे येत असताना वाटेत त्याने कश्यप नावाच्या एका ब्राह्मणाला पाहिले सांचे विष उतरवण्यात तो निष्णात होता त्याला पुष्कळ धन देऊन तृप्त करून तक्षकाने तिथूनच परत पाठवले नंतर इच्छेनुसार रूप धारण करू शकणाऱ्या तक्षकाने ब्राह्मणाचे रूप घेऊन राजा जाऊन पुन्हा सर्परूप घेऊन त्याला दंश केला त्याआधीच राजर्षी ब्रह्मरूप झालेला होता आता तक्षकाच्या विषाच्या आगीने त्याचे शरीर सर्वान सर्वांदेखतच तत्काळ जळून भस्म झाले तेव्हा पृथ्वी आकाश आणि सर्व दिशांमध्ये मोठा हाहाकार माजला परीक्षिताची परमगती पाहून देवता असूर माणसे इत्यादी सर्वजण आश्चर्यचकित झाले देवतांच्या दुंदुवी वाजू लागल्या गंधर्वाणी अप्सरा गायन करू लागल्या उत्तम उत्तम असे म्हणत देव पुष्पवर्षाव करू लागले जन्मेजयाने जेव्हा हे ऐकले की आपल्या पित्याला तक्षकाने दंश केला तेव्हा त्याला अतिशय क्रोध आला आणि तो ब्राह्मणांसह विधीपूर्वक अग्निकुंडामध्ये सापांचे हवन करू लागला सर्पसत्राच्या प्रज्वलित अग्नीमध्ये मोठमोठे सर्प भस्मसात होताना पाहून तक्षक भयभीत होऊन इंद्राला शरण गेला तेव्हा अजूनही तक्षक आलेला नाही असे पाहून राजा जन्मेजय ब्राह्मणानं म्हणाला तो नीच तक्षक अजून भस्मसात कसा झाला नाही तेव्हा ब्राह्मण म्हणाले राजेंद्रा शरण आलेला तक्षकाचे इंद्र रक्षण करीत आहे त्याने तक्षकाला स्वतजवळ स्थिर ठेवलेले असल्यामुळे तो अग्निकुंडात पडत नाहीये हे ऐकून बुद्धिमान जन्मेजय ऋत्विजांना म्हणाला ब्राह्मणांनो आपण इंद्रासह तक्षकाला अग्निकुंडात का आण नाही। टाकीत नाही त्याऐकून ब्राह्मणानी त्या यज्ञामध्ये आहुती म्हणून इंद्रासह तक्षकाला येण्याचे आवाहन केले ते म्हणाले अरे तक्षका मरुद गणांचा सहचर इंद्र याच्यासह तू या अग्निकुंडात ताबडतोब येऊन पड ब्राह्मणाने जेव्हा असा कठोर मंत्र म्हटला तेव्हा इंद्र आपल्या स्थानापासून निघाला विमानात तक्षकासह बसलेला इंद्र काय करावे हे न कळून अतिशय गोंधळून गेला आकाशातून विमानात तक्षकासह बसलेला इंद्र अग्निकुंडात येऊन पडू लागलेला पाहून अंगिरानंदन बृहस्पती राजा जन्मेजयाला म्हणाले हे नरेंद्रा सर्पराज तक्षकाला मारणे तुला शक्य नाही कारण हा अमृत प्यालेला आहे आणि म्हणून हा अजरामर झालेला आहे हे राजन जगातील प्राणी आपापल्या कर्मानुसारच जीवन मरण आणि मरणोत्तर गती प्राप्त करतात कर्माव्यतिरिक्त दुसरा कोणीही कोणालाही सुखदुःख देऊ शकत नाही हे जन्मेजया साप चोर आग वीज पडणे तहान भूक रोग इत्यादी निमित्ताने प्राणी मरण पावतात हा सर्व प्रारब्ध आणि कर्माचाच भोग होय राजन म्हणून हे अभिचारिक कर्म बंद कर। पुष्कर से निरपरा साप मारले गेले नाही तर सर्व प्राणी आपापले प्रारब्ध कर्मच भोगत असतात सूत म्हणतात महर्षी बृहस्पतींच्या म्हणण्याचा आदर करून जन्मेजयाने ठीक आहे असे म्हणून सर्पसत्र बंद केले आणि बृहस्पतींची पूजा केली ही सर्व त्या भगवान विष्णूंची अनिर्वचनीय महामाया होय हिच्यामुळेच भगवंतांचे स्वरूपभूत जीव क्रोध इत्यादी द्वारे मोहाने शरीरावर रागत द्वेष इत्यादी करतात पण आपल्या प्रयत्नाने हिच्यापासून परावृत्त होऊ मात्र शकत नाही हा दंबी आहे अशा प्रकारची बुद्धी ही माया होय आत्मज्ञानी लोक जेव्हा आत्मचर्चा करू लागतात तेव्हा ती त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये निर्भय रूपाने प्रकाशित होत नाही मायेच्या आश्रयाने राहणारे निरनिराळ्या प्रकारचे विवाद तसेच संकल्प विकल्पात्मक मन जिथे नाही तेच परमात्मतत्व होय कर्म ते करण्यासाठी लागणारी सामग्री आणि त्याचे फळ या तिघांनी वेढलेला अहंकारात्मक जीव हे सर्व ज्याच्यामध्ये नाही तो आत्मस्वरूप परमात्मा कोणाकडूनही बाधित होत नाही की कोणाचा बाधकही होत नाही म्हणून मुनीने मनाच्या मायामय वृत्तीचा बाध करून आत्मस्वरूपामध्ये विहार करावा मुमुक्षू परमपदाव्यतिरिक्त सर्व वस्तूंचा नेती नेती या वचनाने निषेध करून जी वस्तू प्राप्त करून घेतात की जिचा कधी निषेध होऊ शकत नाही आणि कधी त्यागय होऊ शकत नाही ती वस्तू म्हणजे भगवंतांचे परमपद आहे असे सर्व महात्मे सांगतात आपले चित्त एकावर करणारे पुरुष अंतकरणाची अशुद्धी नाहीशी करून अनन्य प्रेम भावाने परिपूर्ण अशा हृदयाने त्याच परमपदाला आलिंगन देऊन आणि त्यातच विलीन होऊन जातात यांच्या अंतकरणात शरीराबद्दल अहमभाव नाही आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या घर इत्यादी पदार्थांविषयी ममताही नाही त्याच लोकांना भगवान विष्णूंच्या या परमपदाची प्राप्ती होते हे परमपद मिळवण्यासाठी दुसऱ्याचे कटू बोलणेही सहन करावे कोणाचाही अपमान करू नये आसक्ती ठेवून कोणाशीही वैर करू नये अकुंठित चरणकमलांचे ध्यान करूनच मला या श्रीमद भगवत महापुराणाचे ज्ञान प्राप्त झालेले आहे शौनकाने म्हटले हे सूत महोदय वेदांचे आचार्य असणाऱ्या महात्मा वेदव्यासांच्या पैल इत्यादी शिष्यांनी किती प्रकारांनी वेदांचे भाग केले ते आपण आम्हाला सांगावे तेव्हा सूत म्हणाले ब्रम्ह परमेशी ब्रह्मदेव जेव्हा पूर्वसृष्टीचे ज्ञान संपादन करण्यासाठी एकाग्रचित्त झाले त्यावेळी त्यांच्या हृदयाकाशातून नाद उमटला जीव जे जेव्हा आपल्या मनोवृत्ती रोखतात तेव्हा त्याला सुद्धा त्या अनाहत नादाचा अनुभव हो येतो हे ब्रह्मर्षी योगी ज्या नादाची उपासना करून त्याच्या प्रभावाने अंतःकरणातील द्रव्य म्हणजे अधिभूत क्रिया म्हणजे अध्यात्म आणि कारक म्हणजे अधिदैव रूप दोष नाहीसे करून मोक्षप्राप्त करून घेतात त्याच अनाहत नादापासून अकार उकार आणि मकार रूप तीन मात्रांनी युक्ताचा ओंकार प्रगट झाला हा ओंकार हेच प्रकृतीचे अव्यक्तातून व्यक्त रुपात प्रगट होणे हा स्वयंप्रकाशी असून परब ब्रह्माचा बोध करून देणारा आहे जेव्हा कान ऐकत नसतात तेव्हा सुद्धा जो हा ओंकार ऐकतो तसे सर्व इंद्रियांच्या अभावीही ज्याला ज्ञान असते जो परमात्म्यापासून हृदयाकाशात प्रगट होऊन वेदरूपवाणीला अभिव्यक्त करतो तोच हा ओंकार आपला आश्रय असणाऱ्या परब्रह्माचा ओंकार हा साक्षात वाचक आहे आणि तो सर्व मंत्र उपनिषदे आणि वेदांचे सनातन बीज आहे अ उ आणि म हे ओंकाराचे तीन वर्ण आहेत हे तीन वर्ण सत्व रज तम या तीन गुणांना रुख युज साम या तीन नावांना भुहू भुह भु, स्वहा या तीन अर्थांना आणि जागृती स्वप्न सुषुप्ती या तीन वृत्तींना धारण करतात यानंतर भगवान ब्रम्हदेवांनी यापासून अंतस्त म्हणजे य र ल व, ऊष्म म्हणजे श श सर्यंत हो। स्पर्श क पासून म पर्यंत तसेच ह्रस्व आणि दीर्घ इत्यादी लक्षणांनी युक्त अशी वर्णमाला उत्पन्न केली त्याच वर्णमालेच्या योगाने त्यांनी आपल्या चार मुखांपासून होता अर्धवयू उद्गाता आणि ब्रह्मा या चार ऋत्विजांचे कर्म सांगण्यासाठी ओंकार आणि सह चार वेद प्रगट केले आणि वेदाध्ययनामध्ये कुशल असणाऱ्या आपल्या ब्रम्हर्षी पुत्रांना वेदांचे शिक्षण दिले धर्माचा उपदेश करणाऱ्या त्यांनी नंतर आपल्या पुत्रांना ते शिकवले त्यानंतर त्यांच्याच नैष्टीक ब्रम्हचारी प्रशिष्यांच्याद्वारे चा चारही युगांमध्ये परंपरेने वेदांचे रक्षण होत राहिले द्वापर युगाच्या शेवटी महर्षींनी त्यांचे विभाग सुद्धा केले ब्रम्हवेत्या ऋषींनी कालमानानुसार लोकांचे आयुष्य शक्ती आणि बुद्धी कमी होत असलेली पाहून आपल्या हृदयात विराजमान असलेल्या परमात्म्याच्या प्रेरणेने वेदांचे अनेक विभाग केलेले आहे ही भाग्यवान शौनका या वैवस्वत मनवंतरामध्ये सुद्धा ब्रह्मदेव शंकर इत्यादी लोकपालांच्या प्रार्थनेवरून अखिल विश्वाला जीवन देणाऱ्या भगवंतांनी धर्माचे रक्षण करण्यासाठी पराशरापासून सत्यवतीच्या ठिकाणी आपले अंशांश कलास्वरूप अशा व्यासांच्या रुपामध्ये अवतार घेऊन वेदांचे चार विभाग केले ज्याप्रमाणे मण्यांच्या राशीतून वेगवेगळ्या जातीचे मणी निवडून वेगवेगळे केले जातात त्याचप्रमाणे बुद्धिमान व्यासांनी मंत्रसमुदायामधून निरनिराळ्या विषयानुसार मंत्रांचे वर्गीकरण करून त्यातून रुग यजूह साम आणि अथर्व या चार, तयार चार संहिता तयार केल्या आणि आपल्या चार शिष्यांना बोलावून प्रत्येकाला एकेका संहितेचे शिक्षण दिले त्यांनी पहिली रुग्णसंहिता पैलाला यजु संहिता वैशंपायनाला सामवेद जैमिनीला आणि अथर्ववेद सुमंतू नावाच्या शिष्याला शिकवला शौनका पैल मुनीने आपल्या संहितेचे दोन भाग करून एक इंद्रप्रमितीला आणि दुसरा बाष्कल याला शिकवला त्याने सुद्धा आपल्या शाखेचे चार विभाग करून ते आपले शिष्य बौद्ध याज्ञवल्क पराशर आणि अग्निमित्र यांना शिकवले संयमशील इंद्रप्रमितीने प्रतिभाशाली मांडुकेय ऋषीला आपली संहिता शिकवली मांडुकेयाचा शिष्य देवमित्राने सौभरी इत्यादी ऋषींना वेद शिकवले मांडुकेयाच्या मुलाचे नाव शाकल्य त्याने पहिल्या संहितेचे पाच विभाग करून ते वात्स्य मुदगल शालीय गोखल्य आणि शिशिर नावाच्या शिष्यांना शिकवले शाकल्याचा आणखी एक जातुकर्णमुनी नावाचा शिष्य होता त्याने आपल्या संहितेचे तीन विभाग करून ते त्या त्यासंबंधीच्या निरुक्तासह बलाक पैस वैताल आणि विरज या नावांच्या आपल्या शिष्यांना शिकवले बाष्कलाचा पुत्र बाष्कली याने सर्व शाखांपासून वालशील शिल, नावाची एक शाखा रचली ती बाला यांनी भज्य आणि कासार यांनी आत्मसात केली या ब्रह्मर्षीनी ऋग्वेदाच्या या शाखा आत्मसात केल्या वेदांच्या विभाजनाचा हा इतिहास जो माणूस श्रवण करतो त्याची सर्व पापांपासून सुटका होते वैषमपायनांच्या काही शिष्यांचे नाव चरकाध्वर्यू होते त्यांनी आपल्या गुरुदेवांच्या ब्रम्हत्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी एका अनुष्ठान केले म्हणून यांचे नाव चरकाध्वर्यू पडले वैशमपायनांचा एक शिष्य याज्ञवल्क होता तो आपल्या गुरुना म्हणाला अहो भगवन या चर्कात्वरुलियाच्या अंगी फारच थोडी शक्ती आहे या व्रतपालनाने कितीसा लाभ होणार आपल्या प्रायशित्तासाठी मी फार कडक तपश्चर्या करीन याज्ञवल्क्य मुलींचे हे म्हणणे ऐकून वैशमपायनाला अतिशय क्रोध आला तो म्हणाला बर्स कर ब्राह्मणांचा अपमान करणाऱ्या तुझ्यासारख्या शिष्याची मला आवश्यकता नाही माझ्याकडून जे काही अध्ययन तू केलेस ते ताबडतोब टाकून निघून जा देवराताचा पुत्र याज्ञवल्काने गुरुजींनी सांगताच त्यांनी शिकवलेला यजुर्वेद ओकून टाकला आणि तो तिथून निघून गेला यजुर्वेद टाकलेला मुनींनी पाहिला तेव्हा तो घेण्याच्या लालसेने त्यांनी तित्तीर पक्षाचे रूप घेऊन ती संहिता घेतली यजुर्वेदाच्या या सुंदर शाखा तैतिरी या नावाने प्रसिद्ध झाल्या शवनका नंतर याज्ञवल्काने गुरुंच्या जवळही नसतील अशा श्रुती मिळवण्यासाठी भगवान सूर्यांची स्तुती केली याज्ञवल्क म्हणाले हे भगवान सूर्य देवा मी आपणास नमस्कार करीत आहे आपण संपूर्ण जगाचे आत्मा आणि कालस्वरूप आहात ब्रम्हदेवापासून गवतापर्यंत जे जरायुज अंडज स्वेदज आणि उद्भीज असे चार प्रकारचे पाणी आहेत त्या सर्वांच्या हृदयाच्या आत आणि बाहेर आकाशासारखे व्यापलेले असूनही आपण उपाधींच्या धर्मांपासून अलिप्त राहणारे अद्वितीय भगवान आहात आपणच क्षण लव निमेश इत्यादी अवयवांनी संघटित झालेल्या संवत्सरांच्या द्वारा तसेच पाण्याचे ग्रहण आणि विसर्जन यांच्याद्वारे सर्व लोकांची जीवनयात्रा चालवीत आहात या ठिकाणी तत्स पितुरवरेण्यमचा आशय आहे हे hey, प्रभू आपण सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ आहात जे लोक दररोज तीन वेळेला वेदामध्ये सांगितल्यानुसार आपली उपासना करतात त्यांची सर्व पापे आणि दुःखाची बीजे आपण भस्मसात करून टाकता हे सूर्यदेवा आपण सर्व सृष्टीचे मूळ कारण तसेच सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचे स्वामी आहात म्हणून आम्ही आपल्या या तेजोमय मंडलाचे पूर्ण एकाग्रतेने ध्यान करीत आहोत या ठिकाणी वरगो हो देवस्य धीमही याचा आशय आहे आपण सर्वांचे आत्मा आणि अंतर्यामी आहात जगातील चराचर आपले आश्रित आहे आपण त्यांच्या अचेतन मन इंद्रिय आणि प्राणांचे प्रेरक आहात या ठिकाणी प्रचोदयाचा आशय आहे हा लोक दररोज अंधकार रूप अजगराच्या विक्रार दाढेत सापडून प्रेतासारखा होऊन जातो आपण परमदयाळू आहात म्हणूनच आपल्या फक्त दृष्टीनेच याला सचेतन करता आणि वेळोवेळी परमकल्याणाचे साधन असलेल्या धर्मानुष्ठानामध्ये लावून त्यांना आत्माभिमुख करीत असता राजा जसा दुष्टांना भयभीत करीत आपल्या राज्यामध्ये फिरत असतो त्याचप्रमाणे आपण सुद्धा दुष्टांना भयभीत करीत विचरण करीत असता सर्व दिग्पाल चारही बाजूनी ठिकठिकाणी कमळाच्या कळीप्रमाणे असणाऱ्या आपल्या ओंजळींनी आपल्याला पूजा सामग्री समर्पित करीत असतात भगवन आपली ही चरण कमले तिन्ही लोकांच्या गुरुंनी वंदिलेली आहेत आजपर्यंत कोणालाही न मिळालेल्या यजुर्वेदाची प्राप्ती व्हावी म्हणून मी आपल्या त्या चरणयुगलांना शरण आलेलो आहे अशी स्तुती केली तेव्हा प्रसन्न होऊन भगवान सूर्याने घोड्याच्या रूपात प्रगट होऊन आतापर्यंत कुणालाही प्राप्त न झालेला यजुर्वेद त्याला दिला यज्ञवल्क मुनिनी त्या यजुर्वेदाच्या पंधरा शाखांची रचना केली त्याच वाजसनेय नावाने प्रसिद्ध आहेत काण व इत्यादी ऋषींनी त्या ग्रहण केल्या सामवेदी जैमिनीचा पुत्र सुमंतुमुनी आणि नातू सुनवान होता जैमिनीने त्यांना प्रत्येकी एक एक संहिता शिकवली जैमिनी मुनीचा सुकर्मा नावाचा श्रेष्ठ शिष्य होता एका वृक्षाच्या पुष्कर फाणल्या असतात त्याप्रमाणे सुकर्म्याने सामवेदाच्या एक हजार संहिता रचल्या सुकर्म्याचे शिष्य कोशल देशचा हिरण्यनाभ पौषणजी आणि ब्रम्हवेत्यांमध्ये श्रेष्ठ अवंत्य हे होते त्यांनी या शाखा आत्मसात केल्या पौशनजी आणि अवंत्य यांचे पाचशे शिष्य होते ते उत्तरेकडील राहणारे असल्यामुळे त्यांना म्हणत त्यांनाच प्राच्य सामवेदी असेही म्हणतात पौशनजीचे लवगाक्षी, मांगली कुल्य कुसिद आणि कुक्षी नावाचे आणखीही शिष्य होते त्यापैकी प्रत्येकाने शंभर शंभर संहितांचे अध्ययन केले हिरण्य नाभाचा कृतनावाचा शिष्य होता त्याने आपल्या शिष्यांना चोवीस संहिता शिकवल्या संयमी अवंत्याने राहिलेल्या संहिता आपल्या शिष्यांना दिल्या अध्याय सहावा समाप्त